पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण सोळावे नाभा संस्थानातील विष्कंभक सुराज्य पक्ष व नाफेरवाले यांच्यातील रस्तीखेची सुराज्य पक्षाची सरशी होत होती एकोणीशे तेवीसमध्ये दिल्ली येथील खास अधिवेशनात स्वराज्य पक्षाचा आणखी विजय झाला या काँग्रेसनंतर लगेच मला एक विचित्र प्रसंग अभावितपणे अनुभवायस मिळाला पंजाबात शिखांचे विशेषतः अकाली शिखांचे सरकारची झगडे सुरू होते धर्मसुधारणेची चळवळ त्यांच्यात पसरली असून नादान महंतांना हुसकून लावून गुरुद्वारातील घाण काढून टाकण्याचे व प्रार्थनेच्या जागा व त्यांची मिळकत आपल्या ताब्यात घेण्याचे त्यांनी ठरविले होते सरकारने त्यांना आडखट्टी केली व जगड्यास तोंड लागले असहकारतेमुळे उत्पन्न झालेल्या जागृतीतूनच काही अंशीही गुरुद्वार चळवळ उद्भवली होती अकालींची कार्यपद्धती सुद्धा अहिंसायुक्त सत्याग्रासी होती अनेक प्रसंग घडले पण त्या सर्वात गुरु का बाग प्रकरण फार प्रसिद्ध आहे ते तेथे शेकडो शिखांना त्यात पुष्कळचे युद्धकालन सैनिकही होते यत किंचितही प्रतिकार न करता पोलिसांचा अमानुष मार सहन केला ही अद्भुत चिकाटी व धैर्याची परिसीमा पाहून सर्व देश आश्चर्य थक्क झाला सरकारने गुरुद्वार समिती बेकायदा ठरवली हे भांडण पुढे आणखी काही वर्ष चालून शिखांचा विजय झाला शिखांना काँग्रेसची सहानुभूती होतीच व अकाली चळवळीशी सतत संबंध ठेवण्याकरता अमृतसर येथे काँग्रेसनं एक अधिकारीही नेमला होता मी सांगणारा हे त्या प्रसंगाचा सर्वसामान्य शीख चळवळीशी फारसा संबंध नाही परंतु मोठी चळवळ चालू असल्यामुळे हाही प्रसंग निर्माण झाला पंजाबातील नाभा व पतियाळा या शीख संस्थानांच्या अधिपतींमध्ये वैयक्तिक वैमनस्य माजलेले होते त्याचा परिणाम असा झाला की नाभाच्या महाराजाला ब्रिटिश सरकारकडून पदच्युत करण्यात आले व नाभा संस्थांवर एका ब्रिटिश कारभाराची नेमणूक झाली महाराजांच्या विरुद्ध शिखांनी नाभा संस्थानात व बाहेरही चळवळ सुरु केली चळवळ चालू असता नाभा संस्थानातील जयतो या ठिकाणच्या धार्मिक उत्सवाला नव्या कारभाराने बंदी केली याचा निषेध म्हणून शिखांनी जैतोकडे जथ पठविण्यास प्रारंभ केला जथ्यांना अडवून पोलीस झोडपून काढत व नंतर अटक करून रस्त्यापासून लांब अंतरावर जंगलात नेऊन त्यांना सोडून देण्यात येत अस मारपीटीचे वर्णने मी वृत्तपत्रातून वाचली मी दिल्लीत असताना नवा जथा निघण्याच्या तयारीत होता व मलाही तेथे येऊन सर्व गोष्टी समक्ष पाहाव्यात अशा आशयाचे निमंत्रण आले होते म्हणून मी मोठ्या आनंदाने निमंत्रणाचा स्वीकार केला एटी गिडवानी व मद्रासचे के, के संतानम हेही माझ्यावर निघाले जता बहुतेक वा वाट सरूनच गेला आम्ही बैलगाडीने जथ्यापासून थोडे अंतर ठेवून जात होतो जैतोला पोचल्याबरोबर जथेला अटकवण्यात आले व नाभाच्या हद्दीत पाऊल टाकू नये आणि हद्दीत आधीच प्रवेश केला असल्यास हुकूम देखत हद्द सोडून जावे असा हुकूम माझ्यावर बजावण्यात आला तसेच हुकूम गिडवाणी व संताराम यांच्यावरही बजावले आम्ही जथ्यापैकी लोक नसून प्रेक्षक आहोत नाभा संस्थांची हुकूम मोडण्याची आमची इच्छा नाही शिवाय नाभाच्या हद्दीतच आम्ही उभे असल्यामुळे प्रवेश न करण्याचा प्रश्नच नाही बरे एकदम हद्द सोडवायची म्हणजे हवेत उडून गेल पाहिजे ते शक्य कसे होणार जयतेहून जाणारी पुढची गाडी काही तासांत सुटणार असल्यामुळे सध्या तरी आम्ही आहोत येथेच राहाव्याच ठरवले आह असे आम्ही पोलीस अधिकाऱ्याला कळवले आम्हाला लगेच पकडून पोलीस कोठडीत नेण्यात आले व आम्हाला दूर केल्यावर जत्त्याची नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विल्हेवाट लावण्यात आली सर्व दिवसभर आम्ही कोठडीतच होतो संध्याकाळी आम्हाला पायी स्टेशनवर न संतानाम यास व मला जोडून हातकड्या घालण्यात आल्या होत्या त्यांचे डाबे मनगट माझ्या उजव्या मनगटाशी जखडले होते व बेड्यांनी जोडलेली साखळी धरून पोलीस आमच्यापुढे चालला होता गिडवाणींनाही हातकड्यांनी व साखळीने बांधून मागून आणण्यात येत होत जैतोच्या रस्त्यातून निघालेली आमची मिरवणूक पाहून मला साखळीला बांधलेल्या कुत्र्याची आठवण झाली प्रथम आम्ही थोडेसे चिडलो पण नंतर परिस्थितीतील विरोधाची गोडी आम्हाला उमगून आली व एकंदरीत तो अनुभव मजेदार वाटला पण रात्री मात्र मजा वाटली नाही अर्धी रात्र खचून भरलेल्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यात व अर्धी नाबा शहरातील गेली दुसऱ्या दिवशी दुपारी नाबाच्या तुरुंगात आम्हाला दांबीपर्यंत ह्या जोड हात व अवजड साखळी आमच्यावर होती दुसऱ्याचे सहकार्य असल्याशिवाय कोणाला हालचाल करता येत नसे हा अनुभव पुन्हा मिळावा अशी काही इच्छा होत नाही नाभाच्या तुरुंगात अमा तिघांना अत्यंत कोंदट व गलिच्छ अशी खोली देण्यात आली होती ती लहांतर होतीस, होतीच पण शिवाय तिला ओलई होती छप्पर आमचा हात लागेल इतक्या ठेंगणे होते रात्री जमिनीवर निजलो की मी चाळून उठत असते व पाहावे एखादी घुस अथवा उंदीर माझ्या तोंडावरून गेलेला असावायचा दोन तीन दिवसांनी खटला होऊन आम्हाला कोर्टात नेण्यात आले नया न्यायाधीशाला शिक्षणाचा गंधही नसावा इंग्लिश तर त्याला येत नव्हतेच पण कोर्टाची भाषा म्हणजे उर्दू तरी तो जाणत होता की नाही याची शंका आहे आम्ही काही अर्ज वगैरे केले तर तो, तो सर्व तसेच ठेवी व दुसऱ्या दिवशी कोणाकडून -कुण तरी त्याचे उत्तर लिहून आण स्वतःचा बचाव न करण्याची शिस्त बांधल्यामुळे बचाव करणे असभ्यपणाचे आहे अशी समजूतच हो बसली होती तथापि वस्तुस्थिती निवेदन करणारी व ब्रिटिश कारभाराच्या आमदारितील नाबा संस्थानातील दंडेली वर्णन करणारी एक कैफियत मी कोर्टाला सादर केली बाप साधी असूनही आमचा खटका कित्येक दिवस रे रे करीत चालला होता इतक्यात एक न्यायज प्रकरण उपस्थित झाले एके दिवशी कोर्ट संपल्यावर आम्हाला कोर्टातच था थांबवून ठेवण्यात आलं संध्याकाळी सात वाजता एका दुसऱ्या खोलीत आम्हाला नेल तिथे टेबलापाशी एक, एक ग्रस्त बसला असून जवळपास काही इतर लोकही होते जयतोला आम्हाला ज्याने अटक केली तो परिषद अधिकारीही तिथे दिसला तो उठून उभा राहिला व आमच्यावरील फिर्याद वाचून दाखवू लागला आम्हाला कुठे आणले आहे व हा काय प्रकार चालू आहे असं मी विचारताच ही न्यायकचेरी असून तुमची कटाचा कटाच्या आरोपासंबंधी चौकशी सुरू आहे असे उत्तर मिळाले हा अजिबात निराश खटला सुरू झाला होता प्रवेश म्हणायचा हुकूम मोडल्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा सहाच महिन्यांची देता आली असती ती फार अपुरी वाटल्यामुळे हा अधिक गंभीर स्वरूपाचा खटला भरण्यात आला असावा व कटाच्या खटल्याला तिघे पुरत नाहीत असे वाटल्यामुळे चौथा आरोपी पकडून हजर करण्यात आला असावा त्याचा आमच्याशी खरोखरीच काही संबंध नव्हता जयतोला जाताना जवळच्या एका शेतात आम्ही त्याला फक्त पाहिला होता कटाच्या खटल्यासारख्या गंभीर कामात दाखविण्यात येत असलेली ही बेपरवाई पाहून माझ्या आंगच्या वकिली वृत्तीला चांगलाच धक्का बसला खटला सपशेर खोटाच होता परंतु ज्यां लज्जेसाठी तरी काही शिषेचार पाणी अवश्य होते आम्हाला खटल्याची मुळीच सूचना मिळाली नाही वगैरे गोष्टी मी न्यायाधीशला सांगितल्या परंतु त्याच्यावर माझ्या म्हणण्याचा काहीच परिणाम झाला नाही तेथील रीतस न्यारी होती बचावासाठी वकील द्यावायचा असेल तर तो संस्थानातलाच असला पाहिजे बाहेरचा चालणार नाही असे सांगण्यात आले रागवून तुम्हाला हवे करा, रा ते करा आम्ही खटल्यात भाग घेत नाही असे आम्ही सांगून टाकले परंतु आमच्यासंबंधी देण्यात येणारा पुरावा धादांत खोट्यानाट्या माहितीने इतका भरलेला होता की निश्चयाप्रमाणे वागणे शक्य झाले नाही साक्षीदारासंबंधी आमचे म्हणणे थोडक्यात आम्ही मांडले वस्तुस्थितीविषयी माहिती देणारी जवानीही आम्ही कोर्टाला सादर केली हे दोन्ही खटले चालू असल्याकारणाने आम्हाला कोर्टात जावे लागे त्यामुळे तुरुंगातील गलितच्या खोलीतून तेवढी सुटका होत असे मध्यंतरी कारभाराच्या वतीने तुरुंगाचे सुप्रिंटेंडंट आमच्याकडे आले व केलेल्या कृत्याबद्दल दिलगिरी प्रदर्शित करून नावा संस्थांची हद्द सोडून जाऊ असे लेखी लिहून दिल्यास खटला काढून घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं दिलगिरी प्रदर्शित करण्यासारखे आम्ही तरी काही केलेले नाही संस्थांच्या अधिकाऱ्यांनीच आमची माफी मागितली पाहिजे लेखी आश्वासन देण्यासही आम्ही तयार नाही असे आम्ही उत्तर दिले पकडल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी खटल्याचे काम संपले सरकारी पुरावा संपल्यावर आम्ही आमची लेखी जबावणी सादर केली त्यानंतर कोर्ट उठले जरा वेळाने उर्दूत लिहिलेले निकालाचे एक जाणजूड पुडके घेऊन न्यायाधीशाची स्वारी आत आलेली पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो कारण एवढ्या थोड्या वेळात इतका मस्कूर लिहिणे शक्यच नव्हते आमची जवानी मिळण्यापूर्वी निकाल वगैरे लिहून तयार होता ही गोष्ट उघडच दिसत होती निकाल आम्हाला वाचून दाखवण्यात आला नाही नाभा हुकूम ओढल्याबद्दल सहा महिन्यांनी सजा तुम्हाला देण्यात आली आहे एवढेच सांगण्यात आले पक्के लक्षात नाही पण बहुधा त्याच दिवशी कटाच्या खटल्यात आम्हाला दीड किंवा दोन वर्षाची शिक्षा देण्यात आली ही शिक्षा पहिल्या सहा महिन्यानंतर भोगावयाची होती खटला चालू असता अनेक विचित्र प्रकार घडले व संस्थानी कारभार अथवा ब्रिटिश अधिकाऱ्याचा संस्थांतील कारभार कसा चालतो याची आम्हाला कल्पना आली सर्व खटला म्हणजे एक प्रहसनच होते त्यामुळेच तेथे बातमीदारांना अथवा बाहेरच्या माणसांना येण्याचा मज्जाव असावा पोलीस इच्छेला येईल त्याप्रमाणे हवा तसा धुडगुस घालत न्यायाधीशाची हुकूमही ते धाब्यावर बसवीत व तो तेथे जणू काही नाहीच अशा प्रकारे वागत बिचारा न्यायाधीश हे सर्व निमूटपणे सहन करी पुष्कदा न्यायाधीशाच्या वतीने मीच पोलिसांना खडसावीत असे कधी पोलीस पोलिस कागदपत्रे देखील जबरदस्ती हिसकावून घेत व कोर्टात शिस्त राखण्याचे काम न्यायाधीशाच्या हातून रेटण्याचे झाले की आम्हीच काम उरकत असू न्यायाधीश मोठ्या बिकट परिस्थितीत सापडला होता त्याला पोलिसांचे भय वाटे व आमच्या अटकेचा गवगवा वृत्तपत्रातून झालेला असल्यामुळे त्याला आमचेही भय वाटे आमच्यासारख्या थोड्याफार प्रसिद्ध लोकांच्या बाबतीत जर हा प्रकार तर सामान्य व्यक्तींचे हाल कुत्राही खात नसे, हिंदी संसारासंबंधी माझ्या वडिलांना थोडीशी कल्पना आलेली होती त्यामुळे नाबा येथे मला अटक झाल्याचे ऐकून जा त्यांना फार काळजी वाटू लागली फक्त अटकेची बातमी कळली पण इतर काहीच कळेना काळजीच्या आवेगात त्यांनी माझी माहिती समजावी म्हणून व्हाईसरायला सुद्धा तार केली माझ्या भेटीसाठी नाभाकडे ते यावेळेस निघाले असता वाटेत अडथळे उत्पन्न करण्यात आली परंतु सरतेशोडी तुरुंगात माझी भेट घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली जाताना कपिलदेव मालवीय नावाच्या एका वकील मित्राला खटल्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी तिथ ठोर्टातल्या थोड्याशा अनुभवाने कपिलदेवांच कायद्याच ज्ञान खूपच वाढले अस्वि बहर कोर्टात त्यांच्याजवळचे काही कागद हिसकावून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न कला राज्य करभराच्या मागासलेल्या पद्धतीबद्दल व तिथल्या अर्धवट सरंजामी रीतीजिवाजाबद्दल बहुतेक हिंदी संस्थानांची ख्याती आह एका व्यक्तीची अरेरवी तिथे जालत व त्या व्यक्तीत लायकी अथवा उदार बुद्धी यांचा लवलेशी सापडत नाही लोक विलक्षण अशा गोष्टी संस्थानातून घडतात परंतु जगतला त्यांची दार लागत नाही या नालायकी लोकांवरील ओझे एका दृष्टीने थोडे हलके होते ते असे की तेथील सरकाराचे कार्यकारी मंडळ कम असल्यामुळे अन्याय व दडपशाही यांची चक्री तितक्या कौशल्याने फिरत नाहीत अशा दडपशाहीचा रूळ अधिक सुसह्य होतो असे नव्हे तर त्याचा अंमल फार मोठ्या प्रदेशावर चालणे शक्य होत नाही परंतु हिंदी संस्थानांवर ब्रिटिशांचा प्रत्यक्ष अमल सुरू झाला की सर्वच गाडे बदलते सलंजामी पद्धती अरेरावी व्यक्ती स्वातंत्र्यावरील व संघ स्वातंत्र्यावरील निर्बंध ही सर्व कायमच राहतात परवर्चे कार्यकारी मंडळ मात्र अधिक कर्तबगार व बळकट होत जाऊन या अरेरवी कायद्यांचे बंध घट्ट आवळण्यात येऊ लागतात जुनी बंधने व जुन्या पद्धती ब्रिटिश कारभाराच्या अंमलात काही दिवसांनी नष्ट होतात हे खरे कारण सुयंत्र राज्यव्यवस्थेच्या व वाढत्या व्यापाराच्या मार्गात त्यांची अडगळ ठेऊन चालत नाही परंतु सुरुवातीला तरी लोकांवर आपली पकड ठाम बसावी म्हणून ते या सर्व बंधनांचा उपयोग करून घेतल्याशिवाय राहत नाही याचा थोडासा अनुभव मला नाभा इथं घ्यावया सापडला संस्थानावर नेमण्यात आलेला ब्रिटिश अधिकारी सिव्हिल सर्व्हिसमधला एक नोकर होता व त्याच्या हाती सर्व अमर्याद सत्ता एकवटलेली होती त्याच्यावर मालक काय तो ब्रिटिश सरकारच सामान्य हक्क राहून घेताना कायदा सांगण्यात येईल तो मात्र नाभा संस्थानचा शरंजामी पद्धती व आधुनिक नोकरशाहीचे कर्तबगार यंत्र यांचा हा संयोग जुळून आला होता त्या दोन पद्धतीतील दोषांची बेरीज झाली असून दोन्हीकडील सोडतींचे मात्र छेद उडाले होते खटला संपला व आम्हाला शिक्षाही झाल्या आम्ही निकालाच्या नकला मागितल्या परंतु त्यासाठी अर्ज करा असे सांगण्यात आले संध्याकाळी सुप्रिंटेंडने आम्हाला बोलावून घेतले व कारभाराच्या सईचा एक हुकूम दाखवला क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या आधारे आमच्या शिक्षा तहकबू करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर नावा सोडून जाण्याचा व परवानगी शिवाय नावाच्या हद्दीत न येण्याचा हुकूमही सुप्रिंटेंडने आम्हाला दाखवला या दोन्ही हुकुमांच्या नकला मी मागितले पण त्या आम्हाला देण्यात आल्या नाही अंबालाला जाणारी गाडी थोड्याच वेळात सुटावायची होती ती आम्ही पकडली तेथून दिल्लीच्या वाटेने मी अलाहाबादला गेलो अलाहाबादला पोहोचल्यावर निकालपत्राच्या व मनाई हुकुमांच्या नकल्या पाठवण्यासाठी मी कारभाराला लिहिली परंतु त्यांनी मान्यता दिली नाही व अद्यापर्यंत मला नकल्या मिळालेल्या नाहीत माझ्या कल्पनेप्रमाणे त्या शिक्षा अजूनही अंमलात असतील व ब्रिटिश सरकारची अथवा नाबा सरकारची लहर लागेल तेव्हा त्या ते शिक्षा अंमलातही आणता येतील आम्ही तिघांना सोडून दिले खरे पण कटाच्या खटल्यातील त्या चौथ्या हो का शीगग्रस्ताची काय अवस्था झाली ते मला कळले नाही बहुदा त्याला सोडला नसावा आम्हाला त्याचे विस्मरण झाले नाही शक्य ती खटपट आम्ही करून पुढे आम्हाला असे कळले की तो कोमा मारू प्रकरणापैकी एक इसम होता व नुकताच मोठी शिक्षा भोगून सुटून आला होता अशा माणसाला मोकळा सोडणी पोलिसांना आवडत नाही वह कुठल्या तरी खोट्या नाट्या खटल्यात त्याला ते अडकवून टाकतात नाबात रुंगातील नेत्यांना आम्ही तिघेही एक पाहुणाबरोबर घेऊन आलो तो म्हणजे विषम जोराचा जंतू विषमजराने आम्हा तिघांनाही पछाडले तीन चार हरडेपर्यंत मी यंत्रणावर पडत होतो माझ्या दोघा मित्रांना मात्र हे दुखणे विशेषच भोवले गिडवाणी हे अमृतसरमध्ये काँग्रेसमध्ये प्रतिनिधी म्हणून शीख गुरुद्वार कमिटीशी सहकार्य करीत होते कमिटीने जैतोकडे पाचशे माणसांचा एक खास जथा पाठवला गिडवाणींनी त्या जथ्याबरोबर प्रेक्षक म्हणून जाण्याचे ठरविले नाभाच्या हद्दीत पाऊल टाकण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती सरहद्दी जवळ पोलिसांनी जथ्थ्यावर गोळीबार केला व वा बरीच माणसे मेली अथवा जखमी झाली घडाळ्यांच्या मदतीस गिडवाणी हे गेले असता पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडले कोर्टात त्यांच्यावर खटला वगैरे काहीही एक भरता जवळजवळ एक वर्षभर त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले व त्यांची प्रकृती फारच आसाडी तेव्हा त्यांना सोडून दिले गिडवाणींना अटक करण्यात अरे रावीचा कळस झाला असे मला वाटले मी पूर्वीच्याच कारभार्याला पत्र लिहून गिडवाणींना अशा तऱ्हेने वागण्याचे कारण काय असा प्रश्न विचारला परवानगी शिवाय नाभा संस्थानात प्रवेश करून कायदा मोडल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे अशा अर्थाचे उत्तर कारभाऱ्याकडून कर आले हे कृत्य बेकायदा आहे गिडवाणींनी मोडलेल्या हुकुमाची नक्कल माझ्याकडे पाठवण्यात यावी अगर ती प्रसिद्ध करण्यात यावी अशा आशयाचे दुसरे एक पत्र मी पुन्हा त्यांच्याकडे पाठविले पण माझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास तो कबूल झाला नाही स्वतः नाभा संस्थानात जावे व गिडवाणींना ज्या प्रकारे वागवण्यात आले त्याप्रकारे मलाही वागवण्याची संधी कारभाराला द्यावी असे मला वाटू लागले सहकार्याबद्दल निष्ठा दाखवण्याच्या दृष्टीने असे करणे आवश्यक होते पण पुष्कर मित्रांचा विचार निराळा पडला व त्यांनी माझे मन ओळविले आणि मित्रांच्या सल्ल्याची सबब पुढे करून मीही स्वतःचा कमकवतपणा झाकून ठेवला नाभाच्या तुरुंगात पुन्हा एकवा जाण्याची माझी इच्छा नव्हती म्हणून मी दूर राहिलो हेच खरे एका सहकार्याला अशा रीतीने आपण एकाकी सोडला याबद्दल मला नेहमी थोडीशी शरम वाटत असते पण आपण सर्वजण बहुधा शौर्यापेक्षा सावधगिरी बरी याच धोरणाने वागतो ही तेज धोरण सांभाळले